गोपाल कृष्ण भगवान की जय <coughs> नारद महर्षी सनत कुमारानं म्हणतात आपला अधिकार खरोखर मोठा आहे म्हणाले अहो आपल्या केवळ भुकुटी भंगानं जय जय पुदुच्युत झाले आणि आपल्याच कृपा कटाक्षानं परत स्वस्थाने प्राप्त झाले असा आपला अधिकार आहे तेव्हा कृपा करा आणि भक्तिज्ञान विरागाणा सुखम उत्पद्यते कथम एवढा उपाय सांगा म्हणाले आम्हाला सनत कुमार हसले आणि म्हणाले उपाय सुखसाध्योत्र वर्तते पूर्व एवही नारदा उपाय अस्तित्वात आहे आणि सुखाचा उपाय आहे म्हणाले सोपा उपाय उपाय सुख साध्योत्त्र वर्तते पूर्व येवही कोणता उपाय श्रीमद भागवताला पहा सतुगीत शुक आदि म्हणाले या तिघांची तब्येत चांगली व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर एक यांना सप्ताह ऐकवा म्हणाले श्रीमद वैद्यकीय भाषेत सांगू का एक सप्तक द्या एक सप्तक द्या एवढ कुठलं श्रीमद भागवत सप्ताहाचं वास म्हणाले नारद वर्ष म्हणत आहे का हो हा उपाय झालाय म्हटले औषध मी वापरलं पहिल्यांदा कुठलं वेद वेदांताचं घोष म्हणजे काय तेच आहे की म्हणाले श्रीमद भागवतामध्ये तरी काय आहे वेद सगळा सार आहे ना ते वेदोपनिषदान सारा जाता भागवती कथा हा असंच आहे ना सगळं वेदवेद म्हणजे काय आहे तुम्ही आम्हाला जे आता सांगताय ना औष आम्ही वापरलेलंच औषध आहे फक्त कंपनी वेगळी हा पुष्कळ वेळेला असं नाही ट्रेडनेम वेगळं असतं औषध तेच असतं हा कोणी पॅरासिटीमॉल औषधाचंच नाव म्हणून ते ट्रेडनेमही ठेवतात कोणी क्रोसिल म्हणतं त्यातही तेच असतं आम्ही हे औषध वापरलंय म्हणाले सनद कुमार म्हणाले तसं नाही आहे म्हणाले काय ठेवत का तुम्ही जे वापरला ना तो अत्यंत डायल्यूट डोस होता म्हणाले आ, हे काय वेद वेदांता सार आहे म्हणाले सार आहे कॉन्सन्ट्रेटेड आहे स्वाध्य आम्र वृक्ष आहे मला सांगा बघू त्याच्या मुळापासून ते शेंड्यापर्यंत त्या झाडामध्ये आमरस भरलेला आहे की नाही सांगा आहे मग त्याची पण त्याची पानं आणि काड्या चावलं तर गोड लागतं का नाही सभू यथक फले विश्वमनोर मनोहर तो आंब्याच्या फळाच्या रूपाने ज्या वेळेला वेगळा होतो त्यावेळेला तो, तो आस्वाद्य होतो तसा प्रकार आहे म्हणाले इथं यथा दुग्धे स्थितम सरपेर न स्वादाय उपकल्पते जो आहे तो, तो दुधामध्ये सर्वत्र भरलेलाच आहे नाही असं नाही परंतु मलई काढल्यानंतर जशी लागते तसं दूर लागत नाही तसा प्रकार इथं आहे म्हणाले एक क्षोणामध्ये मध्यान ते शर्कराव्याप्य तिष्ठते पृथक भूताच्या सहा मिष्ठा पण साखरेच्या रूपाने उसामधली जी गोडी आहे ती वेगळी काढल्यानंतर जसं गोड लागतं तसा आहे म्हणाले तुम्ही करून तरी बघा सगळ्या वेदवेदांताचं सार आहे कॉन्सन्ट्रेटेड डोस आहे तुम्ही देऊन एकदा बघा नारदा औषध बहुगुणी आहे बरं का मी आत्ता तुम्हाला सांगतोय पण तुम्ही हे औषध याच्यापूर्वी प्रिस्क्राईब केलेलं होतं तुमच्या लक्षात नसेल व्यासमहर्षीना तुम्ही त्यांच्या मनाची खिन्नता घालवण्यासाठी हे सांगितलं होतं लक्षात आहे का बघा तुमच्या तुम्ही करा म्हणाले प्रयोग तरी नारद मर्षीना ही गोष्ट पटली आणि त्यांनी ठरवलं काय हरकत नाही म्हणाले ज्ञान यज्ञम करश्या मी शुकशास्त्र कथोज्जलम ज्ञान विरागण स्थापनाथम प्रयत्नता परंतु असा आहे की एखादं औषध रोगनिवारणार्थ जर वापरायचं असेल तर त्याचा डोस किती घ्यायचा केव्हा घ्यायचा त्याचं पथ्य काय आहे अनुपान आहे सगळं कळलं पाहिजे ना आणि म्हणून ते विचारतात मनाले कुत्रकार्यो मया यज्ञ हा स्थलम तद् वाच्यता मिह वक्तव्य वेदपारगही त्याचा महिमा काय आहे या, या हाँ हाँ कि, कता, कता हा सप्ताह कुठं करावा की भी दिवस हे श्राव्या भागवती कथा किती दिवस कथा ऐकवायची सांगा म्हणाले हा सगळा काय आहे आपण बाजारातून औषध आणलं की ते पुठ्ठ्याचं खोकं असतो वर त्यात एक बाटली एक चिठ्ठी असती त्या चिठ्ठीमध्ये त्याचे इनग्रेडियंट्स काय आहेत त्याचा डोस किती आहे घ्यायचं केव्हा वगैरे सगळी माहिती दिलेली असती तसं रोगनिवारणार्थ वापरायचं असेल तर कसं केव्हा करायचं हे सांगा कुठं करायचा हा सप्ताह सनत कुमारांना नारदानी सांगितल्यानंतर म्हणाले सांगितलं गंगाद्वारे तू तटमनंद नारदा हा सप्ताह करायचा असेल तर म्हणाले गंगा तटावरील आनंद घाटावर करायचा म्हणाले बास मनाशी एकदा असा विचाराला जसं परीक्षिताला भागवत कुठं सांगितलं हे हुडकून काढलं लोकांनी तसं हे भक्तीच्या भक्तिज्ञान वैराग्यांच्या ऊर्जितावस्थेसाठी गंगाद्वाराला म्हणजे हरिद्वारा हा सप्ताह आनंद घाट कुठं आहे याचा काही शोध घेतला आहे का नाही मला काही कळलं नाही गंगाद्वार समीपेतू तटम आनंद नामकं त्या ठिकाणी हा सप्ताह करायचा हे स्थान आहे नारदभर्षी सांगतात अत्यंत पवित्र आहे रम्य आहे तरुलता वेली पल्लव यांनी सुशोभित झालेलं आहे मुख्य म्हणजे समुक म्हणाले देव सिद्ध ऋषी मुनी यांनी सेवन केलेलं तीर्थ आहे म्हणाले लक्षात घ्या इथल्या स्थेना ह्या स्थानाची महती अशी आहे की जन्मजात वैर असणारे जे प्राणी आहेत जन्मजात वैर याचा अर्थ बरं का कुणी शिकवावं लागत नाही वैर जन्मजात व्यवहारामध्ये असं म्हणतात बघा अही नकुलवत म्हणतात आही याचा अर्थ साप नकुल याचा अर्थ मुंगूस साप आणि मुंग मुंगूस यांचं काय वाकडं आहे येत नाही कुणी शिकवलं वैर आहे छे छे वैर शिकवलेलं नाही जन्मजात वैर आहे महाराज खरं म्हणजे मुंगूस माणसाच्या समोर राहत ने का लगेच पळून जातं पण मी बघितलेला प्रसंग सांगतोय पुण्याला एकदा अगदी दुपारी साधारण साडे दहा अकराचा सुमार दोनशे माणसं भोवतालनं जमलेली होती पण एक साप आणि मुंगूस यांचं युद्ध बघायला बघायला मिळालं मला त्या मुसानं सापाला चोचलून चोचून चोचून अर्धबेलं केलं जवळजवळ मरायला टेकलेला अजूनही जरा अंगात जीव होता ते वळवळ ते मुंगूस असं बोला व्हायचं एक दोन फुटावर येऊन उभं राहायचो असं त्याच्याकडे बघायचं जरा ते हलतं म्हटलं की परत धावतो चो चोचलायचं चो। त्याचं तोंड चोचलायचं चो। आणि खात्री ज्या वेळेला झाली त्या माणसाची की ते तो साप मेल आहे पळून गेलं बस हे वैर कुणी शिकवलंय कुणी शिकवलं याला म्हणायचं जन्मयात वैर नारद महर्षीना संत कुमार सांगतायत हे स्थान असं आहे की जन्मयात वैर असणारे प्राणी सुद्धा या ठिकाणी गुड्या गोविंदाने एकत्र मानतात महाराज ना या ठिकाणी तुम्ही सप्ताह करा भक्ती त्या ठिकाणी ज्ञान वैराग्यानं घेऊन येईल या तिघा ये ये ना तत्त्रिकाम तर तर तरुण येते त्या तिघा ना तरुण्य प्राप्ती होईल म्हणाले ना का नाहीतर म्हणाले चला आम्ही येतो तुमच्याबरोबर कोण सांगतोय सनद कुमार व्यवहारामध्ये असं घडतं आपण परक्या ठिकाणी कुठेतरी गेलेला असतो आणि कुणीतरी पत्ता आपल्याला दिलेला असतो आपल्याला ज्यांच्याकडे जायचंय त्यांच्याकडे जायच्यासाठी आपण कुठेतरी जाऊन विचारत आहो ते आमक्यांचं घर कुठं ठेवतंय कळव तुम्हाला सांगतात ते असं पुढं जावा सिग्नल लागेल डावीकडे वळा उजवीकडे वळा काहीतरी सांगतात जाऊ दे म्हणाले नाही तर मलाही तिकडे यायचंच आहे मीच तुम येतो तुमच्याबरोबर दाखवतो तुम्हाला घर तसा प्रकार सनतकुमार नारद महर्षींच्या बरोबर आले गंगा तेरावर आलेले महाराज नारद महर्षी आता सप्ताह करतायत भक्तीज्ञान वैराग्यांच्या ऊर्जितावस्थेसाठी ही बातमी वाऱ्यासारखी त्रैलोक्यामध्ये थेट ब्रह्मलोकापर्यंत केली घराचं लक्षात घ्या महात्म्यकार वर्णन करता श्रीमद भागवत सप्ताहा श्रवण सा धावन तो्या सर्वे प्रथम मीएच वैष्णवा सगले लोग धावत आना सगत पैले वैष्णव आलेस कोण कोण आलं सप्ताह श्रवण करण्यासाठी भृगुरु वेष्ठ वनश गौतमो मेधा तिथिर्देव रामस्तथा गाधी शुकुल मृकंड पु्पलाद योगेश्वर व्यासपराशर छाया शुको ज्या जनी जन्म मुख्या सर्वे प्रेमी मुनिगण सशिष्यपुत्रा स्वस्त्रीराय ते प्रणयेन युक्ता सारे ऋषवर त्या ठिकाणी महाराज आणि गमतशी एकटे आले नाहीत मग कसे आले तर स कु आणि स प सह सहपरिवार आलेत महाराज आणि कोण कोण आलं वेदांतानीचे वेदाश मंत्रा हा, तंत्रा समूर्तय दश सप्त पुराणाने षडशास्त्र शास्त्राने तथा ने। वेद वेदाने वेदांत उपनिषद आले सगळे अहो हे अठरावं पुराण एकूण पुराण किती अठरा तर हे भागवत म्हणजे अठरावे पुराण तर ह्या अठराव्या पुराणाच्या श्रवणासाठी उरलेली सतरा पुराण आल्याचा उल्लेख केलेला महाराज षटशास्त्राने तसा येऊ गंगा देहा सरितस्त्र पुष्कराजी समाविषयी सगळी तीर्थक्षेत्र मूर्तिमंत होऊन आली महाराज सगळेजण धावत आले त्या ठिकाणी पण काही लोक मात्र आले नाहीत बरं का सगळे आले बाकीचे पण काही आले नाहीत का एवडा सप्ताह आम प्रतिका तरीके पठवा आम आमंत्रण कि सप्ताह च आमंत्रण दुम जाऊ खुद जाओ सुधा श्रीमद भागवता सप्ताह आमंत्रण आग्रह धरना है सप्ताह ये मटल जाओ महाराज बस परंतु काही लोक अढ्यतीनं आले नाहीत मग आता काय आहे भृगुषींना असं वाटले अरे ते एवढे आले नाहीत मान्य आहे परंतु त्यांना ऐकायला कसं मिळणार मग मग काय नाही भृगुषी त्यांच्याकडे गेले त्यांची समजूत घातली या सगळ्यांना घेऊन आले महाराज श्रवणासाठी समजूत घालून नारद महर्षी सनत कुमारांना उच्चासन दिलेलं आहे सनत कुमार दीक्षा घेऊन स्थानापन्न झालेले सगळ्या श्रोत्याने त्यांना नमस्कार केलेला आहे आणि आपापल्या जागेवर जाऊन बसलेले आहेत महाराज बसायची व्यवस्था सुद्धा फार सुंदर केलेली होती महाराज काय आहे मोठी समारंभ असले कार्यक्रम असले म्हणजे अशी व्यवस्था केली जाते महाराज एखाद्या संस्थेचा मोठा कार्यक्रम आहे मग काय करतात काय नाही सगळ्या त्या संस्थेचे जे कोणी आश्रयदाते असतील त्यांच्यासाठी वेगळ्या खुर्च्या आधारस्तंभ असतील त्यांच्या वे खुर्च्या वेगळ्या निमंत्रितांच्यासाठी खुर्च्या वेगळ्या डिग्निटीज काही त्यांना खुर्च्या वेगळ्या सर्वसामान्य माणसं असतात त्यांना भारतीय बैठक पत्रकार हो त्यांना सांभाळावं लागतं त्यांच्या अगदी पाठी लावून त्यांच्या खुर्च्या वेगळ्या मांडायच्या ज्यांचे पाय दुखतात गुडगतुखतात मांडी घालून बसायला येत नाही महाराज त्यांच्यासाठी खुर्च्या ठेवलेल्या असतात असे अशी <laughs> जसायची व्यवस्था सुद्धा फार सुंदर केलेली होती महाराज सगळ्यात पुढे कोण बसवं ठेवलंय का विरक्त वैष्णव ब्रह्मचारी संन्यासी सगळे पुढे बसलेले आहेत महाराज एका बाजूला देव बसले एका बाजूला देवता बसल्या एका बाजूला ऋषी बसले एका बाजूला वेद एका बाजूला ऋपनिषद सगळे लोक बसलेले आहेत महाराज कथेला सुरुवात करायची शंखाचा घोष केलेला महाराज शंखनाद केलेला आहे गुलाब उधळला लाझा उधळल्या पुष्पवृष्टी केली वर्णन असं केलेलं आहे की देवाने विमानातनं आकाशातनं कल्पवृक्षाच्या फुलांची वृष्टी केली म्हणून वर्णन केलं महाराज सगड़ा लोकानी जय जय लार करा कुंडली कवरदा हरि विठ पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम हर ये नम हर ये नम हर श्रीमद कुमार कथे का सुरुवत की मनाली पैया मैं अपने श्रीमद भागवत ग्रंथाच महात्म संगतों बार लक्षा के आणि या ठिकाणी सनत्कुमांच्या मुखातून महात्म्यकाराने श्रीमद्भागवत ग्रंथाचं महात्म्य वर्णन केले अक्षरशः धडाजन वर्णन केलंय महाराज बस अथ ते वर्णते स्मा महिमा शुकशास्त्रज यशवण मुक्तीले स्थिता बस यशवणमान मुक्ती करतले स्थिता सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद्भागवती कथा यस या श्रवण मात्र येणा हरिश्चित्तम समाज रे श्रीमद भागवताची फलश्रुती काय हा प्रश्न आहे महाराज लक्षात घ्या भागवतकाराने श्रीमद भागवत ग्रंथाची फलश्रुती सांगताना कुठंही असं म्हटलेलं नाही की ग्रंथाच्या श्रवणानं लग्न जमतील पुरं होतील धंद्यामध्ये बरकती येईल लाटऱ्या लागतील कुठंही नाही व्यास भक्ति भगवत्प्ति कायम समिति के भागवत निर्वेषिरा सबाव्या सभा सह्या श्रवणमात्रे मुक्ति स्थित मनाली तवत्सारक्रेस्वते अवत्णकथा नस्ती शुभशास्त्रक जोपर्यंत श्रीमद भागवत कानावर पडत नाही तोपर्यंत जीव हा संसारत्न योगी योगीतन फिरतच राहतो म्हणाले तावत्सव अज्ञानतः ता मन म्हणाले किंम श्रुत ही बहुडीशास्त्राची शास्त्र ही और ढोंगर शास्त्र ऐकून करायचं काय म्हणाले किंमत ही बहुडीशास्त्र ही पुरावेश प्रभाव ही एक बळगौतम शास्त्र मुक्तिदा नाही गरजेतील बस जीवाला मोक्ष प्राप्ती करून घ्यायला एक श्रीमद भागवत समर्थ आहे म्हणाले बस अश्ववेध सहस्राणी वाजपेय शतानीच हजारो अश्ववेध य शेकडो वाजपेय या सगळ्यांचं फल जरी एकत्र केलं तरी महात्म्यकार सांगतात श्रीमद भागवत ग्रंथाच्या श्रवणाच्या योगानं प्राप्त होणाऱ्या फलाच्या स्वाय्य हिश्याला ते पुरत नाही म्हणालं घ्या आपण व्यवहारात असा शब्द वापरत होता पासंगाला पुरत नाही न गंगा न जयाकाशी पुष्करम न सारी तीर्थ सगर्थांज यात्रा के फल जे है, है। यह श्रीमदभागवत ग्रंथा श्रवणा की बरोबरी करू शक महत्मकारगवतम शास्त्र जो मनुष्य रोज मनाले श्रीमदभागवत ग्रंथाच सार्थ वाचन करते कोट्यव जन्मांसी पावत नहीं होता लक्षा गया अजन माहिती चित्त विधायक चांडालच खरवद भटते नेत मिमजननी जरी दुःख भाज भगवत कराडी काय मानलाय शब्द बघा शब्द कसे मांडलेत लक्षात घ्या ते म्हणतात मनुष्य जन्माला आलेले असताना सोन्यासारखा नैवेश प्राप्त झालेला असताना उभ्या आयुष्यामध्ये जो मनुष्य म्हणाले एकदा सुद्धा श्रीमध भागवत श्रवण कर स्वत चांडा प्रमाणे नवे नवे गाढ़ा प्रमाण व्यर्थ घल स्वत नुसता व्यर्थ घलव एवं नहीं तो मनाल स्वतः जन्मा वेला आपुटी मेदने से वृथा कष्ट निलाइना जन्म मान किंचित चित्त विधाय शोधशास्त्र कथा न गीता चांडालो चक्रेन मिथ्या सुमि दुःखवंत जीवन शवो निगदित सतुपानं उभा आयुष्यामध्ये श्रीमद भागवत श्रवण केलेलं नाही तो मनुष्य जीवनता असून नेल्याच जमाय म्हणाले आपण प्रत्यक्ष ग्रंथामध्ये वाचा श्रीमद्भागवत ग्रंथाचं महात्म्य धडाचार वर्णन केलेलं आहे केव्हा श्रवण करावं म्हणाले दिना दिना नियम केव्हाही श्रवण करावं सर्वदा श्रवत एवढी म्हणाले सत्यन आणि ब्रह्मचर्यानं सत्यवृत्ती व्हावं ब्रह्मचर्य धारण करावं आणि म्हणाले केव्हाही श्रवण करावं म्हणाले श्रीमद भागवत फक्त म्हणाले की मनोवृत्ती जयश्च्ये व नियमाचरण तथा दीक्षांतर् तुम्हाला सप्ताह म्हणून सप्ताह सांगितला म्हणाले काय आहे कलयुगामध्ये ब्रह्मचर्य किंवा सत्यव्रत धारण करून फार काळ टिकणं अवघड आहे महाराज आणि म्हणून सात दिवसाची छोटीशी कालमर्यादा घातलेली आहे एवढ्या सात दिवसात काही एवढं ब्रह्मचर्य धारण करून सत्यव्रती होऊन श्रीमद भागवत ग्रंथाचं श्रवण करावं अलाच श्रीमद भागवत सप्ताह म्हणायचं दुसरं काय आहे आणि या सप्ताह श्रवणाचं भ्रम महात्म्य सांगतात म्हणाले असं जबरदस्त आहे यज्ञात गर्जते सप्ताह सप्ताहो गरजते व्रत यज्ञयाल व्रतवैकल्य तीर्थयात्रा या सगळ्यांच्या पेक्षा सप्ताह श्रवणाचं फल जास्त आहे बरं का यज्ञात योगात गरजते सप्ताह ध्याना ज्ञानाचं घरजते किम ब्रोमो गर्जनंतस्य रे रे गरजते गरजते भागवतकार महात्म्यकार सांगतायत म्हणाले योगात गरजते सप्ताह योगापेक्षा याचं महात्म्य जास्त आहे म्हणाले इतकंच नव्हे क्षा नवे नवे ज्ञानापेक्षा सुद्धा याचं महात्म्य जा चे जास्त आहे म्हणाले ज्या ज्ञानानं मोक्ष मिळतो त्या ज्ञानापेक्षा सुद्धा या ग्रंथ सप्ताह श्रवणाचं फल अधिक आहे महात्म्यकार सांगतायत हे ऐकल्यानंतर साहजिकच नारद महर्षींच्या चेहऱ्यावर प्रश्नाची माहू काय बोलताय काय तुम्ही ज्ञानापेक्षा जास्त महत्व त्याचं हो हो असंच आहे काय व्हायला म्हणाले ज्या वेळेला भगवान निजधामाला निघाले त्यावेळेला उद्धवाला हे लक्षात आलं भगवान निजधामाला जाणार आहेत म्हटल्यानंतर उद्धवानं भगवंताला प्रार्थना केली भगवंता म्हणाले आपण निजधामाला गेल्यावर तो दिवले भगवंता आपण निजधामाला गेल्यावर आपल्या भक्तानी कशाच्या आधारावर दिवस काढायचे ते तरी सांगा उद्धवाचा प्रश्न ऐकला आणि भगवंतानी केलं काय म्हणाले डोळे मिटले क्षणभर अंतर्मुख झाले आणि म्हणाले स्वकीय यद्वे तेज तच्छ भागवते दधा आणि तिरोधाय प्रविष्टोय श्रीमद भागवत श्रीमद्भागवतार न भगवान त्यांनी केलं काय स्वकीय भवेत तेज स्वतःचं सार तेज जे आहे ते आपल्या शरीरातून काढलं आणि श्रीमद भागवतामध्ये प्रविष्ट केलं आणि स्वत अंतर्धान पावले आणि स्वतः सुद्धा या श्रीमद भागवतामध्ये प्रविष्ट झाले आणि म्हणून महात्म्या कार म्हणतात ते नेयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तदे हरे सेवनात श्रवणात पाठात दर्शनात पावपदर्शनी आणि म्हणून श्रीमद भागवत म्हणजे भगवंताची वाङ्मयी मूर्ती आहे म्हणाले सेवनात याचं सेवन जो करेल सेवनात श्रवणात जो श्रवण करेल पाठात जो पाठ करेल नवे नवे दर्शनात नुसतं दर्शन घेतलं तरी पुरे म्हणाले बस कुमार नारग महर्षि श्रीमद भागवत ग्रंथाच महात्म्य संगता बर का ती भक्ति ज्ञान वैराग्या घेवन सप्ताह श्रवणा साठिकाने आती फान ती अ बाजू कुछ तरी बाजू तिजी व्यवस्था के लिए होती का ती पेशंट होते लक्षा घया ज्ञान वैयात जी ही भक्ती सुद्धा वृंदावनात होती तोपर्यंत तिची तब्येत ठीक असायची हो बाहेर गेली की तिची तब्येत डासवायची ते तिघं पेशंट होते त्यामुळे त्यांची श्रवणाची व्यवस्था बाजूला पलीकडच्या खोलीमध्ये केलेली होती तिथं स्पीकरची व्यवस्था होती टी व्हीचा स्क्रीन होता लोस काय आहे की सगळ्या समाजामध्ये पेशंटला बसणं अवघड होतं पाय दुखायला लागतात पाय पसरून बसावं लागतं कंबर दुखा लगली टेकाव लगत वे प्रसंगी बसवत नहीं मैं अड़वे पड़न वाच ऐसा सगैंस ऐकना अशा पद्धतिन आक्रोड वाटत नहीं सदा व्यवस्था बाजूला के लिए होती सामतो सनत कुमार ने श्रीमदभागवत ग्रंथाच महत्म्य नुस्त सर का लक्षा घया परिणाम का महत्म्या नुसत्या ज्यादा लाइफ सेविंग ड्रग्स मनत ब लाईफ सेव्हिंग ड्रग्ज त्याचं काम केलं लाईफ सेव्हिंग ड्रग म्हणजे काय ठोक नाही पेशंट मरायला टेकलेला आहे जगतोय का मरतोय बस पाच मिनिटाचा सोपते का दहा मिनिटाचा सोपते इतपतच राहिलेला आहे अशा वेळेला जर काही महत्वाचं असेल पेशंट जगवायचा असेल तर त्यावेळेला एक दोष देतात त्याला क्वारेनचं इंजेक्शन एक ठोकायचं लगेच टुकटुकी येते टुकटुकी तुक पेशंटला आणि ती लगेच कुठं सही घ्यायची असली तर लगेच घेऊन रिकामा करायची बस चालेल असं झालं काय सांगतो या महात्म्यानं हे लाईफ सेविंग से ड्रग्जच काम केलं अगदी मराठी टेकले तेव्हा हो। नुसतो या तिघांनी हे महात्म्य ऐकलं भक्तीनं बघितलं ज्ञानविराग्यांच्या चेहऱ्यावर तुकटुकी ऐकलो हो। तिनं विचार केला अरे नुसतं हे महात्मा ऐकलं तरी एवढी बलशती सप्ताह प्रत्यक्ष ऐकला तिला असं बाजूला बसून ऐकण्यात काही मजा नाही महाराज तिला असं वाटलं आपण सगळेमध्ये जाऊन बसायचं बरं का यांना घेऊन जायचं खरंच आहे ते समोरासमोर बस ऐकड़ा जो आनंद है तो स्क्रीन वर उसे आनंद नहीं अगर कल तो भक्ती भर सभे मध्य ज्ञान वैराज्या आगे हो गया नाम घोष कर तिच्या नामवंशामध्ये आपण सहभागी राहायचं बरं का श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव क्रद्युंद दामोदर विश्वनाथ गोविंद विष्णु भगवन मस्ते श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युन्न दामो दर विश्वनाथ मुपुंद विष्णो भगवंद मस्ते श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युंन्न दामोधर विश्वनाथ मुकुंद विष्ण भगवंद मस्ते गोपालकृष्ण महाराजी जय नामघोष करती भक्ती त्या ठिकाणी आलेली आहे तिने सनत कुमाराला नमस्कार केलेला आहे आणि ती म्हणती बस कोण तुझी कुठे बसत एवढं सांगा सनत कुमारांना आनंद झालेला आहे तो म्हणाल तू बसलो राहिस इथं बसून ऐकायचंय तुला हो इथं बसून ऐकणार कुठे बसायचं सांगू म्हणाले इथं जमलेले सगळे भगवत भक्त आहेत ना या सगळ्या भगवत भक्तांच्या हृदयावर जोडून बस म्हणाले बस शरदकुमारांच्या सांगण्याप्रमाणे तिनं सगळ्यांच्या हृदयामध्ये प्रवेश केला महाराज महात्म्यकार म्हणाले अरे सकलभुवन मध्ये निर्धनास्ते निवसते हिशाम भक्तिलोक हरिरप निजलोक प्रविशते हृदिषा भक्तिसूत्रोपलब्ध वास महात्म्यकार म्हणतात सकलभुवन मध्य निर्धना धन्या हा। हा। व्यवहार धन्य कुण तो धन्य क्या ध्वन है धन्य मनता शब्द सुधा तसला ध्वन पासन धन्य वन पास्य स्तन पास स्तन्य ध्वन पास धन्य ज्यादा जवर ध्वन है व्यवहार मधे धन्य मत परंतु महत्म्यकार असे लोक की ज्यांच्या हृदयामध्ये भक्तीनं प्रवेश केलेला आहे असे लोक व्यवहारात जरी निर्धन असले तरी ते खडे धन्यत सकल भुवन मध्य निर्धनस्ते धन्या निवसती रिषा श्रीहरेर भक्तिरेख का तर म्हणाले हरिरपी निज लोक प्रविशती रिषा भक्तिसूत्रोपलध का भक्ति न जर प्रवेश तिमागोमाग भक्ति सूत्रोपन को श्रीहानी भक्ति सूत्रोपन भक्तिरूपी दौरा बांधले भक्तिरूपी दौरा आता द्वारा कुणाला बढ़ता है बोरा न कुणा बनता है बो परम्मा भक्ति, भक्ति, भक्ति माँग यागोमागे हृदया प्रवेश करते आता का संगा आता असं आहे की धन ज्याच्याजवळ त्याला धन्य म्हणायचं हे मान्य आहे प्रश्न एवढाच आहे की धन कशाला म्हणायचं नोटा नोटांची पुडकी त्याला धन म्हणायचं नाणी सोनं जड जवाहीर बँक बॅलन्स कशाला धन म्हणायचं व्यवहारात म्हणाल तुम्ही त्याला ठीक आहे नाही असं नाही परंतु खरं धन कोणतं मेराबाबत विचारा आपण पायोजू बे रातन धन पायो हे खर धन है महाराज तू कर महाराज मनाल परमार्थ महाधन परमार्थ महाधन जोड़ी देवाचरण भावया जतन ही वाजे परमार्थ परमहार्थ अर्थ शब्द तिथो सुधा है बड़े का लक्षा दया परमार अर्थ सर्वश्रेष्ठ अर्थ को सगळ्यात खरं धन्य असेल तर ते हे आहे कोणत भगवान साक्षात भगवान त्यांच्या हृदयामध्ये प्रविष्ट होतो मग त्याला धन्य म्हणायचं नाही तर आणि कुणाला धन्य म्हणायचं सकलभुवन मध्ये निर्धनास्ते धन्या निवसते रिदेषा श्रीहरेर्भक्त हरिरपी निज लोक प्रविशते रियेषा भक्तिसूत्रोपद्ध भक्तीनं सगळ्या संत कुमारांच्या सांगण्याप्रमाणे भक्तीनं सगळ्या भगवत भक्तांच्या स्वरूपांच्या हृदयामध्ये प्रवेश केला महाराज आणि त्याच्या माद, मागोमाग भगवंतानी त्यांच्या हृदयामध्ये प्रवेश केला महात्म्याकार म्हणतात कोटी मन्मथ लावण्य घणश्याम भगवान पीतामरधारी असे सगळ्यांच्या हृदयामध्ये प्रगट झाले परिणाम करण्याला सांगू का तत्सभा महत्म्यमृति जमीन सरदारा विश्व पड़ा अवस्था प्राप्त नारद मनुष्य अरे हाँ हा? समाधि प्राप्त अवस्था प्राप्त फलश्रुति जो पारमार्थिक दृष्टि उच्च अधिकार है अशा लोकान प्राप्त आश्चर्य वाटायचं काही कारण नाही परंतु तिथं तसे जसे काही लोक होते तसे सर्वसामान्य लोकही होते औ त्यांनाही फलश्रुती प्राप्त झाली इतकंच नव्हे काही पापी लोक सुद्धा काय चालले मुळे म्हणून आलेले होते त्यांना सुद्धा समाधी अवस्था प्राप्त झाली हे बघितल्यानंतर नारद महिषी आश्चर्यचरित झालेत आणि मग त्यांना मगाशी आठव मगाशी सांगितलेलं आठवलो यश भागवतम शास्त्रम वाचे दर्थतो निशम जन्म कोटीकृतम बाबून नश्यदे नात्र संशया कोट्यवधी जन्मांची पातकं काहीशी होतात हे ऐकल्यानंतर नारद महर्षींना उत्सुकता मनामध्ये निर्माण झाली आणि त्याने सरळ सरळ प्रश्नच केला म्हणाले के केवटी -के शुद्धी कोणकोणत्या तऱ्हेचं पातकी शुद्ध होतात पवित्र होतात तेवढं सांगा भागवत श्रवणानं आणि याचं उत्तर देण्यासाठी म्हणून सनत कुमारांनी एक एर स्टिंग यादी का कोणाची पातकी लोकांची मनवापकृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता क्रोभागिदग्धा कुटिला काहय कलौ पुनं सत्यन हेना पितृमातृदूषका श्रमधर्म वर्जिता ये दाभिक मत्सिणोसका सप्ताहय कलौ पुनं पंचोग्र पल छदिण क्रुरा पिशाचाव निर्दयाश ब्रह्मस्वुष्टा सप्ताह यु काठेन परत मी सगळा काय अर्थ सांगत बसत नाही आता सोय झालेली आहे काय गीता प्रेस गोडपूर्ण मराठी भाषांतर असलेली पुस्तकं आता प्रसिद्ध केलेली आहेत एका बाजूला टेक्स्ट मूळ संविता दुसऱ्या बाजूला त्याचं मराठी भाषांतर आत्तापर्यंत हिंदीमध्ये भाषांतर होतो परंतु ज्यांची मराठी मराठी ही मातृभाषा आहे ही असे आम्ही जे लोक आहोत आम्हाला हिंदी समजतं परंतु वाचल्यानंतर ते इथं पोचत नाही काय दोष द्यायचे कोणाला काही कारण नाही लक्षात घ्या मातृभाषा नाही हिंदी भाषिक आहेत त्यांना ठीक आहे परंतु आता आमच्यासारख्या लोकांची सोय झालेली आहे मराठीमध्ये भाषांतर उत्तम भाषांतर प्रसिद्ध अपन ग्रंथ घ्या भाषांतर वैस ती यादी दिल अशा तरह से पातकें सप्ताह श्रवण पवित्र होता उद्धर जरूर पुनः प्रश्नचिन्ह शांत खर तो क्या खर तो क्या साहजिक चेहरा वश्नचिन्ह आयानर असा भाव बगितर मनाली संगतोच मनाली मनात शंका मेटावी कोह्हे पतकी उद्धर जता शंका मनात मिटावी यहाँ एक सैम्पल केस प्रोड्यूस के लिए समूह महत्म्यकारले तुंगभद्रा नदी तीर अभूतपत्तनमोत्तम तुंगभद्रा नदी ज्यादा तीरा वाव होता गावा में आत्मदेव नावा ब्राह्मण क्या राहत होता श्रोत स्मार्थ क्रमा मे निपण होता दशग्रंथी होता विधवाण होता धनाढ़ होता तेजस्वी होता द्वितीय वृद्व भास्कर हाटले परंतु इतकं जरी असलं तरी सुद्धा दुःखी होता त्याची स्त्री होती तिचं नाव धुंबुली धुंबुली त्या स्त्रीवर त्याचं प्रेम होतं ती स्त्री कशी होती त्याचंही वर्णन केलंय स्ववाक्यस्थापिका नित्यम सुंदरी सुकुलोद्भवा लोकवार्ता रता क्रूरा परायशो बहुजनिका शूराच गृहकृत कशी होती स्ववाक्यस्थापिक का कायम आपलं म्हणणं करणारी होती बस मी म्हणेन तेच खरं बस स्ववाक्यस्थापिका नित्यम सुंदरी सुक्रोदवा असोपाय लोकवारता दुसऱ्याच्या भांडणीत तिला इंटरेस्ट दांडले बर काय झालं यांचं काय झालं त्यांचं काय झालं यांचे काय भानगडीत लोक वाढता क्रूरा सांगायचं काय कारण नाही क्रूरा परयशो बहुल जल्पिका जल्पिका म्हणजे बडबड ना इतकी बडबडायची तुम्हाला सांगतो बड बड बडभड दिवसभर बडबडच असायची तिचं तोड खरं तुझं चमड्याचं होतं म्हणून टिकल तर लाकडाचं असतो तर फुटून गेलं असतं तुम्हाला सांगतो इतकी बडबडायची कृपणा कलहप्रिया कृपणा होती कलहप्रिया म्हणजे काय लावा इंटरेस्ट दाण बरं का हा ह्याचं त्याला त्याचं ह्याला करायचं आणि भांड भांडणं लावायचे अशी होती पण शिवरायाचे ग्रहकृत्येशू संसारातल्या घरच्या कामामध्ये अशी तरबेज होती तुम्हाला सांगतो अशी पदर खोचून उभे राहिली हजार पानाचा स्वयंपाक बक्ता बक्ता मारायचे महाराज शिवरायाच्या गृहकृत्येशू कृपणा कलहप्रिया अशा तऱ्हेची होती हा जो आत्मदेव ब्राह्मण आहे मग म्हटल्याप्रमाणे घनाढ होता परंतु दुःखी होता घना होता है व्यवहारा सुखोपभोग सारी साधन होती बर का सारी साधन फक अष्ट दुर्लभ अष्ट दुर्लभ सर का, का होताज फ्लैट होता एफ फ्लैट होता फ्लैट मध्य फैन होता एफ फ्रीज होता एफ होता एफ। फॉर टूर सुधा जाती व्यावहारिक सुखोभा सारी साधना होती तरी दुखी होता लक्ष्य घया संसार मनता बर का संसार मनता तो तुकार महाराज कोठे काही, एक आहे, एक नहीं बस दिख चने नहीं चने तिथ दिता प्रकार सुंदर आद वाकुरूपा दिखाला राजगिंडा है तीजी बायको कसली नहा सुंदर आलिता कुरूपा सुंदरी नक्षत्र झंडे सापतिरूप हे ना कसले जे बर बेंगणू दिसते नवरा या सापती रूप ही ना येत्रो भयम दोन्ही गोष्टी जे आहेत लक्ष्मीनारायणाचा जोडा शोधतो म्हणतात बघा असं जरी आहे तत्र दरिद्रताच आता काय कर तत्र दरिद्रताच किंवा तत्र अनपत्यताच आणि मी आपल्याला सांगतो ही अनपत्यता वाट्याला आलेली होती आणि म्हणून तो दुःखी होता आपल्याला मूढ व्हावं मूळ याव्हा असं वाटत होतं त्याला मूळ काय होत नव्हतं सारे लौकिक उपाय केले वैद्य झाले हकीम झाले डॉक्टर झाले सगळी औषधं झाली अमुक थमूक सगळं झालं सारे लौकिक उपाय झाले पुत्रप्राप्ती का काही झालेली नाहीये मग अलौकिक उपायाला सुरुवात झाली अनुष्ठान झाली जग झाले सहस्रावर्तनं झाली मारुतीला प्रदक्षिणा झाल्या मारुती म्हणतो बिचारा माझ्या मागे का कटकट लावता आता काय करायचं आहे परिस्थिती आहे सगळे तरात झाल्या सगळ्या हकी सगळे गुवा सगळे महाराज सगळे पार्थिव सगळे बोट देवळ देवळ सगळी पालथी घातली अं सांगू का समर्थांच्या भाषेत हा सकळ बहुत गोसावी धुंडीने बहुत गोसावी धुंडीने बहुत देवासी नवस केले आणि काय सांगू का म्हणाले गटगटा गेले सर्व ही गटा -गटा गेले गेले विंचो बास तुम्ही म्हणाल म्हणजे ही काय असा एक उपाय आहे म्हणे पुत्रप्राप्तीसाठी काय गटगटा गेलेले समर्थाने सांगितले मुली मी सांगतोय लक्षात घ्या गटगटा गेले सर्व ही विंचू असा उपाय आहे कसं विंचवाचं बारीक पिल्लू नाही एक चिकी गुळ सुपारी घ्यायचा आणि त्यामध्ये ते असत ते विंचवा पिल्लू टिपवायचं आणि त्याची कॅप्सूल करायची आणि पाण्याबरोबर ती घ्यायची उपाय ऐक प्रयोग करा लक्षा सग उपाय अपने फलप्राप्ति नहीं है आता का अलौकिक उपाय दानधर्म सुरू किया महात्मकार वर्णन करता एवडा श्रीमंत होता अपनी आरती इष्टे दान धर्मा खर्च नहीं पुत्र प्राप्ति वाली तरी सुधा उपाय उपयोग दिवस खिंडानं तोटला आणि रानामध्ये जीव द्यायला म्हणून निघून गेला सरोवराच्या तीरावर जुन झाडाखाली बसलेला आहे पाणी प्याला तिथं कपाळाला हात लावून बसला इतक्या मध्ये त्या ठिकाणी आले येऊन बघितल्यानंतर त्यानं त्यांच्या पायावर डोकं ठेवलं पाया घट्ट धरले आणि ढसा ढसा ढसा रडायला लागला बस त्या सतपुरुषाने त्याच्या पाठीवरनं हात फिरवला संन्याशी महाराजांनी आणि त्याला उठवलं त्याला विचारलं अरे बाबा काय रडतो सांग तो म्हणाला अहो प्रजा दुःखीन शून्यह म्हणाला मी पुत्री काय हो आणि म्हणून मला दुःखाविरोधानं राणायला येते म्हणालाय जीव द्यायसाठी मनामध्ये आलोय म्हणाल प्राण हुस्त तुम्ही हा आगत माझी अशी आहे म्हणाला तो म्हणतो काय ठेवतो का मला पुत्र नाही अपत्य नाही धिकार असं सगळ्या माझ्या संपत्तीला म्हणाल्या धिक्जीवित प्रजाहिनम धिग्रहांच्या प्रजा विना दिग्धमंच्या अधिपत्य धिक् कुलम संतती तो म्हणतो औ मला पोर नाही एवढंच रे, तर पाल्यते या मया ढेलुलो सावंढ्या सर्वतःय मी एक गाय बाळगले तिलाही वासरू होत नाही म्हणाले यो मला रोपेत हा ते झाड लावलं तर त्याला फळ येत नाही म्हणाला इतकंच नव्हे घरात जर एखादा आंबा आणि काहीतरी फळ जर आणून ठेवलं बघता बघता नासून जात म्हटलं निर्भाग्यस अनपत्यस किंवा तो जीविते ने जगून काय करू म्हणून मी जीवित्यासाठी इथं आलोय म्हणाला सत्पुरुषांनी त्याच्या कपाळावरची भालाक्षर मला वाचली आणि त्याला शब्द सांगायला सुरुवात केली अरे राजा म्हणाले ब गाईक म्हणाले अरे पोरं असली म्हणजे समाधान होत असं रे तुला पोरं असली म्हणजे अरे सगळ आला साठ हजार पुत्र होते काय सुख लागलं सांग मुलं जर चांगले असतील सदवर्तनी आहेत सदाचरणी आहेत सचशील आहेत निर्सनीय चांगली शिकले शिकलेली आहेत समाजाच्या चांगल्यासाठी खरोखर झटणारी आहेत अशी मुलं असली तर आईबापांना आनंद होतो बरं का लक्षात घ्या पण तशी जर नसली तर काय करायचं कुणी एका बाईला कुणी आशीर्वाद दिला तर अष्टपुत्रा सौभाग्य होती भा तुम्हाला सांगतो काय पुरवती आ एकापेक्षा एक ज्येष्ठ भूंग तमा खूभक्षण करा कळलं आपल्याला ज्येष्ठो भूंगतमा खुभ क्षण करो त्याजो मद्यप क्या दूत अभिरुचि तृतीय तनय चौरी चतुर्थो रत चौथा उठा चौर कर हिंसा कारी अथ पंचम मारा मारे क्या खून कराया पांचवा हे कारी अथ पंचम तदनुज ष्ठहा पर स्त्री बड़ा हाथ बना चाह का दुसरे तरीका तरी तरी नहीं निद्रा आलूहू खलू सप्तमा कलहकृत पुत्रोष्टमो कर मधिक असली जर पूरा संग तू योग्य सांगतायत अरे हे मनातलं काढून टाक म्हणाले तू काय म्हणतो ठेवत आहे का अहो म्हणाला विवे आता विवेकाच्या गोष्टी ऐकून माझं समाधान होणार नाही मला आता मुलगाच पाहिजे म्हणाला ते सत्पुरुष काय म्हणाले ठेवला ते म्हणतात अरे मी तुझी भालाक्षर मला वाचली तुझ्या नशिबात सात जन्मपर्यंत पुत्र सुख आहे आता काय करशील बोल म्हणाले त्यावर तो म्हणतो काय ठेवय का मुनिवर्या माझ्या नशीबात पुत्र सुख नाही असं आपण म्हणताय तर ठीक आहे मान्य आहे परंतु आपण तर योग सामर्थ्य संपन्न आहात आपण आपल्या योग सामर्थ्याच्या जोरावर मला पुत्र प्राप्ती करून द्या पुत्र देखील बला होती मोठ तिजाम्यह प्राणांत्रे नाहीतर तुमच्या समोर जीव असून प्राणवीर म्हणतो परिस्थिती ज्या वेळेला त्या येवर याने बघितली त्यावेळेला त्याने आपल्या झोळीमध्ये हात घातला एक फळ काढलं आणि त्याच्या हातावर ठेवलं तुझे बायकोला दे खायला म्हणाले तिला पाळणूक सांग म्हणाले एक वर्षभर काय पाळणूक सांगितली सत्यम शौचम दया दानम एक रक्तन तू भोजनम वर्षामध्ये स्त्री आचार्या सुंदर मुलगा होईल म्हणाले चाह बस फळ दिलं त्याला तू फळ घेऊन घरी आला आतमध्ये आणि त्यानं आपल्या स्त्रीला हातावर ठेवलं ते हे खा म्हणून सांगितलं तिने ते फळ घेतलं हा कामाला निघून गेला ही धुंदुली जी आहे ती आपल्या मैत्रिणीला बोलवून सांगायला लागली म्हणाली काय बोला म्हणा आमची मालक काय त्यांच्या डोक्यात खूळ शिरलंय आपल्याला मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे आज ह्या बुवाकडे जा उद्या त्या महाराजाकडे जा आज काय गंडाचा आज काय तैत चा आण दोरा आज काय फळ घेऊन आलेत कशासाठी हे मी खायचं म्हणे आणि खाल्ल्यावर काय होईल मला गर्भधारा होईल म्हणे ही तर हवं कुणाला म्हणाली समजा आता आता काय खरं फोटं ठोक नाही म्हणाली परंतु समजा हे मी फळ खाल्लं आणि मला जर पड तर पाहिजे पाहिजे घरातल्या दुधावरची सगळी साईटी खूर म्हणाली ती हे सुद्धा मी माझ्या पदरच सांगत नाही आहे बरं का अजात आहे महात्मा कारण असे शब्द वापरले मंदा या मै सर्वस्व ननांडा संहरे तदा असून उल तिथं सगळ्या काल्पनिक शंका सगळ्या काढल्या बघा समजा गरभर गर, तो माझ्या पोटामध्ये जर राहिला आणि समजा शुकाचार्यासारखा बारा शुका बारा वर्ष उदरातच राहिला तर हो शुकाचार्य बारा वर्ष आईच्या उदरातच होतोय ना तसा गरभर राहिला तर काय करायचं प्रसूतीच्या वेळेला पोर आडवं आलं तर काय करायचं सगळ्या काल्पनिक शंका काढल्या तिनं ती म्हणती हिथं हवं कुणाला पोर तिनं आपलं स्पष्ट मत सांगितलं बरं काय म्हणाली ठोके का वंध्या वा विधवा नारी सुखिनी चे इतिमे मतीही मी तर काय फळ खाणार नाही म्हणाली आणि तिने फळ काय खाल्लं नाही आत्मदैव रामनं विचारलं फळ खाल्लंच का तर हो म्हणून त्याने खोटच सांगितलं आणि मुकाट्यानं फ्रीजमध्ये ठेवून दिलं तिनं तिच्याकडे फ्रीज होता ठेवून दिलं काय गंमत आहे सांगतो तुम्हाला बरं काय म्हणजे फळ टाकायचं धाडच नाही आणि खायची श्रद्धा नाही आज आमचा समाज कसा झालाय बघा श्रद्धा नाही विश्वास नाही एका सत्पुरुषांनी आमच्या समाजाचं वर्णन केलेलं सांगू का ते काय म्हणाले ठेवूयाता आज आमचा हिंदू समाज कसा झालाय तर म्हणाले सोळ सोडून ठेवलंय आणि ओळ सापडत नाही अशी परिस्थिती आहे तसला प्रकार आहे टाकायचं धाडच नाही फळ तसंच ठेवून दिलं दुसऱ्या दिवशी तिची बहीण आली तिच्यासमोर सगळा हा विषय झाला आता काय करायचं बहिणीने उपाय सांगितला ती म्हणाली सोपाय काय करायचं काय नाही म्हणाली तुझ्याजवळ जे फळ आहे ना खरं खोटं तुला टेस्ट बघायची असेल तर अगं तुझ्या घरच्या गईला कुठं वासरू होते ते गईला घालते परस्पर टेस्ट होती खरं का खोट ती म्हणाली अगं ते गईला फळ घातलं आणि माझं काय म्हणलं काय नाही करता म्हणून सांग म्हणाली हे ती म्हटली छे माझा नवरा तर आता पक्क धरून बसलाय की आता गर्भधारायण होणार गवरे म्हणाली मग मी आता उपाय सांगते तुला मी सध्या गर्भवती आहे कोण सांगते तिची बहीण सांगते सध्या मी गर्भवती आहे मी काय करते तवर तू गर्भवतीचं सोंग घे मला आपत्य झालं की मुक्काट्यानं मी ते तुझ्याकडे आणून पोचवते आणि तू प्रसू झाल्याचं जाहीर कर माझ्या नवऱ्याला या कटामध्ये आपण सहभागी करून घेऊया यासाठी काही पैसे तू त्याला देऊन टाक हा कट सगळा शिजवला यांनी आणि मग मा तुकाराम महाराज म्हणतात तस चिरगुटे घालून वाढविले पोट गर्भार बिभाट जनामध्ये झालं उडोकी बहीण प्रसूत झाली आणि तिला मुलगा झाला मुक्काट यानं तिनं हिच्याकडे आणून पोहोचवला आणि या धुंदुलीनं आपल्याला पुत्र रत्न झाल्याचं जाहीर केलं आत्मदेवराव म्हणाला आनंद वाटला महाराज बास आनंद वाटला पूर्वी हत्तीवर साखर वाटली म्हणत होती ना यानं ट्रकातनं पेडे वाटले तुम्हाला सांगतो हो आनंद झाला सगळा झालं पुढे काय झालं ज्या घरीला ते फळ घातलेलं होतं तीन महिने गेले तीन महिन्यानंतर ती गाय प्रसूत झाली आणि तिला एक मनुष्य देणारा पुत्र झाला महाराज सर्वांग सुंदरम दिव्य निर्मलंकन काप्रथम महात्माकाराने वणन केलं तेजस्वी असा हा पुत्र झालेला आहे त्याचे कान फक्त गईसारखे होते म्हणून त्याचं नाव गोकर्ण ठेवलं आणि हा जो मुलगा होता तो धुंधुलीचा मुलगा म्हणून त्याचं नाव धुंधुकारी ठेवलं तीन महिन्याच्या अंतराची दोन पुरा वाढायला लागले महाराज जसे जशी वाढायला लागली तसे तसे त्यांचे गुण दिसायला लागले गोकर्णाचे गुण दिसायला लागले आणि या धुंधुकारीचे गुण उधळलेले दिसायला लागले हो महात्म्याकारांनी वर्णन केले हे दोन मुलं कसे होती गोकर्ण हा पंडितहा ज्ञानी धुंधुकारी महाखल हा बस हा धुंधुकारी जसा मोठा झाला तसा एक दिवस त्यानं केर का ठेवताय का आई बापांना यथेच्छ बन एखादा पितर ओताड्य पात्र आणि स्वयंहार सगळी घरची भांडी कुंडी घेतली विकून टाकली पैसे केले व्यसनामध्ये घालायला लागला आता हा आत्मदेवाच् डोले उगड़े यब्द आठले अरे पोर असली सुख अत अ लक्षा फे उ तो आता करतो का महाराज अपने हाथ में दुख डे महाराज को दिष्ठा को गच्छा को, को दुखम गठो है रड़ा महाराज तो रडतोय बी त्यानंतर गोकर्ण आला आणि त्यानं उपदेश केलाय तो म्हणतो के असा रलू संसारा दुःखरूपी विमोह काय सुत कस्य कस्य स्नेहवान ज्वलते निशम भाऊ बाबा म्हणाले काय माझं घर माझा मुलगा माझे पैसे धरून घेऊन बसलाय म्हणाले स्नेहवान स्नेह याचा अर्थ प्रेम आसक्ती असाही अर्थ आहे आणि स्नेह याचा अर्थ ते स्नेहांजीवलते दिव्यामध्ये जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत तो, तो दिवा जसा जळतच राहतो तसं ज्याच्या मनामध्ये आसक्ती आहे ते मनुष्य संसारामध्ये दुःखानं जळतच राहतो म्हणाला न केंद्र सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीनं इंद्राला सुख नाही चक्रवर्ती राजाला सुख नाही म्हणाला कोण सांगतोय गोकुर्ण सांगतोय याचा अर्थ असा समजू नका बाबा काय की कुणालाच सुख मिळत नाही सुखम असते कोणाला विरक्त असून एकांतजी ज्यांना असत्य सोडलेली आहे जो सर्व संघ करून विरक्त झालेला आहे अशा माणसाला सुखद सुख आहे म्हणाले सगळं घरदार संसार सोडा म्हणाले सर्व मुक्ती अटका ओळम वनामध्ये जावं म्हणाले कोण सांगतोय गोकरण त्या आत्मदेव ब्रम्हणाचे डोळे उघडले तो म्हणतो अरे मला पटतोय तुझं म्हणणं मी वनामध्ये सुद्धा जायला तयार आहे सुखालागी आरण्य सैमीत जावे सुखालागी आरण्य सैमीत जावे समर्थ म्हणाले तसं मी जायला तयार आहे म्हणाले फक्त असं आहे की मी वनामध्ये जाऊन नेमकं कर काय करू ते दुरुसा हे ऐकल्यानंतर त्या गोकर्णन उपदेश केला एवढ्या का काप्य केला आत्मदेव प्रामुदल देधिरे भूमि तिंत्यजत्व जायासुता दिषु सदा मतांबुमुंचे पश्या निश्चक दि क्षणभंग निष्ठं वैराग्यरागरसिकोभक्ति निष्ठर्म भजस्व सततच लोकधर्मान सेवस्व साधुपुरुषां जही कामतृष्णान अन्यस दोषगुणचिंतनमाशुमु सेवा कथारसमो नितरामत्व भरलेलं शरीर आहे ना याच्याबद्दलची आसक्ती आणि दोष गुणचिंतन मास मनामध्ये आता हा असाचा आहे तो तसाचा आहे ते सगळं सोडून द्या म्हणाला आता मनामध्ये जावा आणि काय करा भगवंताची आराधना करा म्हणाली बास त्यानं उपदेश केलेला आहे आणि त्याच्या उपदेशाप्रमाणे घरदार सोडून हा आत्मदेव ब्राह्मण वनामध्ये निघून गेलेला एवम सुतो वशदो वदम व्याह ग्रहम व्याह यात वदम गत गतषष्ठी वर्षा त्याची साठी उलटलेली होती बरं का लक्षात घ्या परंतु स्थिरमती विशेषण वापरले त्याला म्हणजे काय तर तो निश्चयाचा पक्का होता बस एकदा आता ठरलंय ना ठरलं वनामध्ये गेला आणि श्रीकृष्ण मापणी यातून दशमस्य पाहतात रोज भगवंताची पूजा अर्चा करावी महाराज आणि महात्म्यकारांनी वर्णन केलंय असं की रोज त्यानं श्रीमद भगवताच्या दशमस्कंधाचा पाठ केला आणि हा आत्मदेव ब्राह्मण उतळून गेला आत्मदेव घरातून ब्राह्मण निघून गेल्यानंतर त्या धंदुकारीनं आईला बडवलं एक दिवस पैसे कुठे सांग म्हणाला लाथा तुला काय समजली या पोराच्या धास्तीनं मध्यरात्री घरामागच्या आडामध्ये उडी टाकली तिनं आणि जीव दिला आत्मदेव ब्राह्मण नाही ती आता धुंदुली दुंदु, धुंदुली तीही नाही गोकर्णाने ना विचार केला आता आपण इथे राहण्यात काय अर्थ आहे तोही तीर्थयात्रेला निधी गेला महाराज आता ह्या धुंदुकारीला असं कर असं करू नको असं सांगणारं कोणीही घरामध्ये नाही आणि त्यानं केलं काय सरळ घरामध्ये पाच वेश्या आणून ठेवल्या बस आणि मग काय त्या मागतील तशा धनाच्या राशी त्यांच्या समोर ओतायच्या त्यासाठी वाटेल ते करायचं खून पाडावेत वाटमारी करावी चोऱ्या कराव्यात दरोडे धरावेत काय वाटते ते करावं धनाच्या पाशीच्या पाशी त्यांच्या समोर ओतो तो या बायकाने विचार केला हा आपण मागू तशा धनाच्या राशी आणून देतोय नाही असं नाही आहे पण किती दिवस चालणार आजना ना उद्या याचे गुन्हे उघड केला येणार आता राजा ग्रहश्य राजा याला पकडेन याला फासावर लटकवेन सगळी संपत्ती जप्त करेन इतकंच नव्हे वेळ प्रसिद्धी आपल्याला सुद्धा खडी फोडायला जायची पाळी येईल मिळाले पैसे एवढ्यावर समाधान मानावं काय करावं ह्यालाच आपण ठारका मारू नव्हे असा याने विचार केला असमा भिडकी ने असा विचार केला या बायकाने केलं काय ठेवता का रात्री तो झोपलेला असताना त्याच्या गळ्याला फास घालून आवून त्याला ठार मारवायचा प्रयत्न केला त्याचा प्राण जाता जाईना तुम्हाला सांगतो पण ह्या बायका इतक्या निर्दय होत्या त्याने केलं काय तर झळझळीत निखारे त्याच्या तोंडात कोंबले आणि याचा प्राण घेतला घरामध्ये बारा फूट खोल खड्डा खाणला त्याचं प्रेत पुरलं सगळे पैसे बरोबर घेतले घराला कुलूप ठोकलं आणि घरातून बाहेर पडल्या कुणी विचारलं काय कुठे निघाला हो म्हणाले की आमचा प्रियकड आता पैसे मिळवण्यासाठी परदेशी गेलेला आहे आता तो काय दोन तीन वर्षे येणार नाही बहुतेक गल्फ कंट्रीला गेला असावा हो ते तीन तीन वर्ष येत नाहीत लोक म्हणे हा तसं हा गेला असावा म्हणाले गेलाय तेव्हा आता आम्ही थांबायचो कशाला येतं तूपर्यंत तीर्थयात्रा करून येतो आम्ही असं म्हणून या ते गे गेलो तिकडं हा जो धुंदुकानीला तो प्रेत योनीला गेला पिशाची योनीला गेला शीता परिक्लुष्ट निराहार उपासता ने दे शरणंकुआपी हा दैवे ती मयुरवदन आता आपल्या दैवाला दोष देत आता वायुरूप झालेला आहे आणि पिशाची योनीमध्ये भटक भटकत दुःख भोगत हो तो गोकर्ण तीर्थयात्रेला गेलेला होता त्याच्या कानावर बातमी दिली की आपला भाऊ मेळा त्यानं त्याचं गयेला श्राद्ध केलं त्याला मुक्ती मिळावी म्हणून आणि तीर्थयात्रा करत करत करत हा गोकर्ण आपल्या मूळ गावी आलेला आहे त्याचं घर सगळं आता पडून गेलेलं होतं नुसता ओटा होता ओसरी हो होती त्याच्यावर त्यानं रात्री मुक्काम केला मुक्काम केला तर रात्री हा पिशाचे रोग झालेला जो धुंदुकारी आहे तो त्या ठिकाणी सक्रेस हा सक्रद्ध असती कधी रेड्याचं रोग घ्यायचं कधी हत्तीचं घ्यायचं कधी बोकणाचं घ्यायचं कधी आणत्याचं रोग कधी इंद्राचं कधी अग्नीच अशी रूपं घेऊन त्या गोकर्णाला भीती दाखवायला लागला गोकर्णानं विचार केला की कोणीतरी दुर्गतीला गेलेला प्राणी दिसतोय अरे तू कोण रे म्हणून त्याला काही बोलाय ना हे बघितल्यानंतर काहीतरी आवाज करायला लागला त्यानं आपल्या कमंडलूतलं पाणी घेतलं मंत्रिला आणि त्याच्या अंगावर टाकलं त्याला वाचा प्राप्त झालो बरं का कुणाला त्या पिशाच्याला आणि त्यानं सांगितलं तो म्हणतो हे गोकर्ण अरे मी तुझा भू अरे धुंदुकारी आहे मी तू सांगत होता तुम्ही सगळी सांगत होता मी जिवंतपणे अत्यंत दुराचरण केलं आणि आता त्याचं फळ भोगतोय म्हणाला पिशाच्या योनेला गेलोय अत्यंत दुःख भोगतोय अहो बंधो कृपा सिंधू तो धुंदुकारी म्हणतोय अहो बंधो कृपा सिंधू भ्रा करमाशुभ होतोय अरे माझी याचतना सुटका कर रे म्हणतो तो त्याचे शब्द ऐकले आणि हा गोकर्ण त्याला म्हणतोय की अरे तू मेराशे कळल्यानंतर मी तुझ्या बयाला श्राद्ध केलं तु हे म्हणाला आणि तुला अजून मुक्ती नाही म्हणाली त्यावेळी तो धुंदुकारे काय सांगतोय ऐका तो म्हणाला अरे गया श्राद्ध शते ना अभिमुक्तीर्मय ना शेकडो वयेला श्राद्ध केली जरी तरी सुद्धा माझी मुक्ती होणार नाही काय आहे तू सांगतोय म्हणाला अरे गयेचे श्राद्धा मुक्त होणारी पापी असतात ना ते थर्ड क्लास कसे बसे पस्तीस मार्क मिळवून पास झालेले असतात म्हणाला कुठले गयेचे श्राद्धा नमुक्त होणारे मी युनिव्हर्सिटी स्कॉलर आहे गोल्ड मेडलिस्ट काय कॉन्फिडन्स आहे बघा हा तो गये गया श्राद्ध शते ना भविष्यतली तो म्हणतो अरे स्वत ना तू मुक्ती शेकडो श्राद्धाने जर तुझी मुक्ती होणार नसेल तर मग अशात केवळ मोजायला म्हणतो तुला मुक्ती मिळणारच नाही म्हणतो तू गया करून हा त्याला विनंती करतोय अरे माझी यत्न मुक्तता कर जा म्हणाला मी बघतो काहीतरी उपाय सकाळी उजाडल्यानंतर त्यानं सत्पुरुषांची सभा बोलवली आणि त्यांच्यासमोर ही समस्या मांडली माझा भाऊ असा असा दुर्गतीला गेलेला आहे गया श्राद्धानं सुद्धा त्याला मोक्षप्राप्ती झालेली आहे तेव्हा मोक्षप्राप्तीचा त्याचा मार्ग कोणता सगळे जमलेले विद्वान होते सत्रुष ज्ञानी होते त्यांना ग्रंथ पाहून सुद्धा उपाय सापडला नाही महाराज आता काय करायचं मग सर्वानुमते असं ठरलं की सूर्यनारायणाला विचारायचं तुभ्यन्न मो जगत सक्षिम गृहीने मुक्ती हे तुगम सूर्यनारायणाला विचारलं मोक्ष कशा ना ह्याला या, मोक्षप्राप्ती कशी होईल आणि त्याने सूर्यनारायणाने उत्तर दिलं बरं का श्रीमद्भागवतांमुक्ती सप्ताहम वाचन करू एक तेला श्रीमदभागवता सप्ताह को प्राणे गोकरण सप्ताह कहव सप्ताह श्रवना बाकी जी श्रोते आते तसा धुंधु वायुरूप ही श्रवण सा आला था बसाययुरूप है तो वायर की झोड़ आगा मग श्रवण कसं व्हायचं मग त्यानंतर तर सप्ताहासाठी जो मांडव घातलेला होता त्या मांडवाला असलेला जो, जो एक वेळ होता त्यात खालचं जे पेर होत त्याला खाली छिद्र होत छिद्रात तो सूक्ष्म रूप धारण करून तो आत गेलेला आहे आता सेफ पॅस आतल्या बाजून वसलेला आहे वाऱ्याची झोड खाली तरी जायचं कारण नाही छिद्रातनं आत गेलेलं आहे त्या छिद्रातनं आत गेला वर्णन असं आहे पहिल्या